स्कंध तिसरा अध्याय चौथा मणित्वीचे वर्णन ब्रह्मदेव नारदाला म्हणाला अशा प्रकारे तो सर्व भक्त जनाचे दुःख निवारण करणारा भगवान विष्णू ती आपली जननी आहे असे सांगून पुढे म्हणाला आपण विनम्र भावाने एक सारखे तिला प्रणाम करीत करीत तिच्या जवळ जाऊ हीच ती सर्वश्रेष्ठ महामाया असल्यामुळे आपण हिला शरण गेल्यास हि आपणाला वर देईल आपण अत्यंत निर्भय मनाने हिच्या चरणाजवळ जाऊ आणि मुक्त कंठाने तिचे स्तवन करू समजा तिथे दारावर उभे उभ्या असलेल्या परिचारिकांनी जर आपणाला देवीपर्यंत जाण्यासाठी मध्येच अडवून थांबविले तर तिथे दाराजवळ उभे राहूनच आपण त्याच ठिकाणाहून तिची स्तुती करू ब्रह्मदेव म्हणाला श्री भगवान विष्णूंनी असे आम्हाला सांगितल्यावर आम्ही उभयता अत्यंत हर्षभरित झालो आणि अत्यंत व्यवस्थित स्थानापन्न झालो त्या देवी भगवतीच्या संधीत जाण्यासाठी आम्ही फारच उत्सुक झालो होतो त्यामुळे श्रीहरीने आम्हाला तिच्याकडे जाण्यासंबंधी सुचवताच आम्ही म्हणालो बरे आहे ठीक तर आपण जाऊ त्यानंतर आम्ही तिघेही अत्यंत आदराने त्या अद्भुत विमानातून खाली उतरलो आणि त्या देवीकडे जाण्यास सत्वर सिद्ध झालो पण आमच्या मनात एक एकसारखी शंका येत होती की तिथे पोहोचल्यावर आम्हाला दारातच प्रतिबंध केला जाईल पण तरीही आम्ही तिच्याकडे जाण्यास निघालो आम्हाला सर्वांना तिच्या द्वारापशी आल्याचे देवीने क्षणातच पाहिले तेव्हा तत्क्षणी देवी भगवती स्वतःशीच गालातल्या गालात हसली आणि आमच्या लक्षात येण्यापूर्वीच आम्हा तिघांनाही तिने सत्वर स्त्री रूपधारी बनविले त्याचवेळी सुंदर अलंकारांनी विशुभीत बहुमोल वस्त्रे परिधान केलेल्या अत्यंत सुंदर नवयौवन प्राप्त झालेल्या अशा सुतनु तरुणी आम्ही झालो होतो त्यामुळे अत्यंत विस्मित नेत्रानी आम्ही एकमेकांकडे लाजेने पाहिले आणि भयचकित होऊन आम्ही तिघेही त्या देवी भगवतीच्या जवळ जाऊन पोहोचलो आमचे देहानाव प्राप्त झाल्यावर आम्ही त्या देवीच्या अगदी चरणांजवळ जाऊन पोहोचल्याचे अवलोकन करून मनोहर अवयवाने संपन्न असलेल्या त्या देवी भगवतीने आमच्यावर प्रेमकटाक्षांचा वर्षाव केला तेव्हा आम्ही तिघांनीही त्या महादेवीला प्रणाम केले त्या स्त्रीचे म्हणजे त्या भगवती देवीचे समोरच आम्ही तिघेही स्त्री वेशधारी असलेले एकमेकांकडे कुतूहलाने पाहू लागलो नंतर देवीचे ते नाना रत्नाने जडविलेले आणि कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले ते, असले ते सुवर्णय सिंहासन अवलोकन करून आम्ही तिघेही भगवतीच्या अगदी जवळ जाऊन नम्रतेने उभे राहिलो तिच्या सभवतीच्या सख्यांपैकी काहींनी रक्तवस्त्रे परिधान केली होती काही शुभ नीलवस्त्रे परिधान करून तिची सेवा करीत होत्या तर काही सख्या पीतवर्णाची वस्त्रे घेऊन भगवतीची शुश्रूषा करीत होत्या त्या देवीच्या अमूल्य आणि अत्यंत सुशोभित असे सौंदर्यालंकार आपल्या देहावर आलेले होते त्यांनी परिधान केलेल्या त्या उत्कृष्ट वस्त्रांमुळे आणि बहुमोल अलंकारांमुळे त्या सर्व देवता विलक्षण तेजाने झळकत होत्या काही स्त्रिया सुस्वर स्वरात गायन करीत होत्या तर काही जणी उत्तम पदन्यास करून नृत्य करीत होत्या अशा तऱ्हेने नृत्य आणि गायन यांच्या सहाय्याने त्या देवीची सेवा करण्यात तत्पर झाल्या होत्या आणि काहींनी वायूच्या योगाने वाजणारी वाद्य घेतली होती अशा प्रकारे तेथे गायन वादन नृत्य यांच्या साहाय्याने सर्वजणी देवीची उपासनाच करीत होत्या आता हे नारदा त्यानंतर तेथे जो अत्यंत अद्भूत असा प्रकार मी प्रत्यक्ष पाहिला तोच तुला मी सांगणार आहे तू शांत चित्ताने ऐकून घे देवीच्या चरण कमलातील प्रत्येक बोटावरील नख आरशाप्रमाणे भासत होते आणि त्या नखरूपी दर्पणात सर्व ब्रह्मांडच भरून राहिल्याचे माझ्या दृष्टीस पडले मी विष्णू रुद्र वायू अग्नि यम वरुण चंद्र अष्टा कुबेर इंद्र पर्वत सागर नद्या गंधर्व अप्सरा विश्ववसु, चित्रकेतू श्वेत चित्रांगद नारद तुंबरू हा हा हु हु अश्विनी कुमार वसू साध्य सिद्ध पितर शेषासह वर्तमान सर्वनाग, किन्नर उरग राक्षस वैकुंठ ब्रह्मलोक आणि उत्कृष्ट असे पर्वत आणि कैलास लोक हे सर्वच्या सर्व पूर्णपणे त्या देवीच्या चरणाच्या नखाग्रात सामावलेले असलेले तेथेच मी, ते ते मी चतुर्मुखाने वावरत होतो शेषावर नित्य शयन करणारा जगन्नाथ तेथे होताच पण शिवाय ते दुष्ट महाबलाढ्य मधुकैट राक्षस ही तेथेच होते हे नारदा अशा प्रकारे मी शुभावलोकन केल्यानंतर त्या भगवती महेश्वरी देवीच्या चरणकमलांच्या नखातच स्थित असलेले हे सर्व ब्रह्मांड विश्व मला दिसले आणि ते सर्व चराचर विश्व तेथे अवलोकन केल्यावर मी अत्यंत शंकाकुल झालो मनात निरनिराळे संशय निर्माण होऊन मी विस्मयचकित झालो आणि मनाशीच म्हणालो हे काय अद्भुत पाहतो आहे मी हे कसे काय शक्य आहे मला भ्रम झाला नाही ना विष्णूही हे पाहून आश्चर्यचकित होऊन विस्मारित नेत्रानी आजूबाजूला पाहू लागला आमच्या आमच्याप्रमाणेच शंकराची ही तीच विस्मयकारक अवस्था होऊन गेली आणि हे सर्व निरीक्षण केल्यावर ती भगवती देवी हीच या सर्व विश्वाची माता आहे असे आमच्या मनाला निसंशय पूर्णपणे पटले त्यानंतर त्या सुमधूर आणि कल्याण रूप म्हणित द्वीपात आम्ही त्या देवीच्या नाना प्रकारच्या क्रीडा अवलोकन करू लागलो ते सर्व पाहण्यात आम्ही मग झालो आम्हाला कशाचही भान राहिले नाही पूर्णपणे आम्ही युक्त असल्यामुळे आणि स्त्री रूपाने तेथे उभे असल्यामुळे देवांच्या सभोवतालच्या सर्व देवता आम्हालाही त्या देवीच्या आम्ही सख्याच आहोत असे समजू लागल्या आणि आम्ही तिघेही तो सर्व प्रकार अवलोकन करीत आनंदाने तेथेच उभे राहिलो ते स्थळ तेथील सौंदर्य आणि देवीच्या सभोवतालचे ते, ते, ते शुभ वातावरण त्यामुळे आम्हीही मोहित होऊन तेथेच गुंतून गेलो अशा प्रकारे काळ जात असता तरुण स्त्रीमध्ये रूपभरित झालेला तो भगवान विष्णू एकदा त्या भुवनेश्वरी नावाने प्रसिद्ध असलेल्या देवीची निर्बल मनाने आणि निर्भया अंतकरणाने स्तुती करू लागला भगवान विष्णू म्हणाला हे देवी प्रकृती विधाती कल्याणी कामदा वृद्धी आणि अशा रूपाने युक्त असलेल्या तुला हे देवी नमस्कार असो तूच देवी भगवती तूच सृष्टी स्थिती संहार निरोधन आणि अनुग्रह या पाच हे कृत्यांची करता आहेस म्हणून या सर्वाला कारण असलेल्या तुला हे भुवनेश्वरी कोटी कोटी प्रणाम असो या सर्व जगताचे तूच अधिष्ठान आहेस हे व्यापून राहिलेले निर्विकार चैतन्य ही देवी तूच आहेस अर्धमात्रेचा अर्थ असे हे परब्रह्म ते तुझ्याच रूपाने वास करते तसेच स्वरूप ही तूच आहेस हे निःसंशय हे माते सर्व तुझ्याच ठिकाणी स्थित आहे या विश्वाची उत्पत्ती तूच करतेस आणि संहारकाली तूच त्याचा लय करतेस हेच सत्य आहे हे जगत उत्पन्न करण्यासाठी लागणारी माया नावाची जी कारण शक्ती आहे तिचा एवढा मोठा प्रभाव प्रसिद्ध आहे हे देवी खरोखर तूच हे सर्व ब्रह्मांड व्यापून राहिली आहेस तू सर्व विश्वमय आहेस याबद्दल माझी आता पूर्णपणे खात्री झाली आहे हे देवी तुझ्याच परिणामाच्या रूपाने आणि प्रेरणेने तूच मूर्त आणि अमूर्त अशी सर्व भोते निर्माण करतेस आणि सर्व पुरुषांना स्थितीचे वेळी तू ते दाखवित तस असतेस तसेच लोक रंजनासाठी तू शेवटच तत्व रूप धारण करतेस आणि स्वतः तत्व रूपही स्वीकारतेस म्हणून खरोखरच आम्हाला तू एखादा जादूप्रमाणे दिसत आहेस तुझ्या रूपा हे देवी वस्तू मात्राचे ठिकाणी दुसरे काही एक आढळत नाही म्हणजेच आम्ही म्हणतो तूच हे सर्व जगत व्यापूनही राहिलेली आहेस पण हे जननी ज्ञानी लोक म्हणतात की कोणत्याही शक्तीशिवाय पुरुष कसलाही व्यवहार करण्यास असमर्थच होत असतो हे देवी खरोखर आमच्या प्रभावाने आणि कृपादृष्टीने तू या संपूर्ण विश्वाला संतुष्ट करून सोडतेस तूच आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाचे हे स्वरूप हवे तेव्हा प्रकट करीत असतेस आणि कल्पांत समय प्राप्त झाल्यावर निशंक मनाने आणि सत्वर गतीने तू या सर्व विश्वाचा संहार करतेस म्हणूनच हे भगवती तुझ्या कार्याचा आणि अवदार्याचा अंत कोणालाही लागणे शक्य नाही हे देवी महादुष्ट खरोखर तूच आमचे रक्षण केले आहेस तसेच मनाला विस्मय चकित करून सोडणारे अतिशय विस्तृत आणि मनोहर असे लोक तूच आम्हाला दयाबुद्धीने युक्त होऊन दाखविलेस तूच तयार केलेल्या मंदिरामध्ये आम्हाला पराकाच्या कळसावर आहेस यात संशय नाही संपन्न माते अशी किती ब्रह्मांडे आणि चराचर विश्वांचे समूह तुझ्या चरित्रात उत्पन्न केले आहेस हे मला शंकराला आणि ब्रह्मदेवालाही विदित होणे शक्य नाही जे चरित्र आम्ही जाणू शकत नाही असे तुझे अतरके चरित्र दुसरा कोण बरे जाणण्यास समर्थ आहे सामर्थ्याप्रमाणे सिद्ध असलेले आणि अत्यंत प्रसिद्ध असलेले असे दुसरेच ब्रह्मदेव विष्णू आणि श्री महेश अवलोकन केले कारण तूच ते आम्हाला दाखवलेस त्या असे हे ब्रह्मा विष्णू महेश असलेले असे कितीतरी ब्रह्मांड तू निर्माण केली असावीस असे आम्हाला सांप्रत वाटत आहे कारण प्रत्यक्ष काही अनुभवांनीच पाहिले आहे म्हणून हे भगवती देवी असा हा सामर्थ्य संपन्न असलेला तुझा प्रभाव कोण बरे जाणू शकेल म्हणून हे देवी हे तुझे शुभदायी स्वरूप नित्य माझ्या अंतःकरणात वास्तव्य करो माझ्या मुखरंध्रांमध्ये तुझ्याच नावाचा उच्चार आणि जप सतत घोळत राहो आणि सर्व लक्षण संपन्न अशा हो। या तुझ्या स्नित्य दर्शन आम्हाला घडू तुझ्या चरण कमला जवळही अशीच आमची नम्र विनंती आम्ही प्रणिपात करून करीत आहोत हे आंबे आम्ही केलेल्या या याचनेचा तू स्वीकार कर आणि आम्हाला अभय दे हे देवी हा आपलाच सेवक आहे असेच तू माझ्याबद्दल नित्यमनात ठेव तू माझी स्वामीनी आहेस असेच तुझ बद्दलचे चिंतन मी मनात ठेवित असतो हे आर्य तुझा नि माझा माता पुत्राप्रमाणे आलेला संबंधच कायम राहो तशी माझी तुला विनंती आहे हे देवी या ब्रह्मांडातील संपूर्ण उलाढाली तू जाणतेच आहेस या सर्वच पराकाष्ठेचा शेवटही तूच करणारी आहेस शेवटी सर्वच तुझ्या प्रत प्राप्त होत असते म्हणून हे अम्बे, मी या काई बरे करावे? ते हे मी बरे करावे। उत्पादक करीतर योग्य काली उमापति तिच संहार हे देवी विद्वाच मत सत्य है सत्य नहीं करण हे आंबे ते तुझे सामर्थ्य जाणीत नाहीत पण हे देवी खरी स्थिती अशी आहे की केवळ तुझ्या सामर्थ्याने आणि प्रेरणेने ब्रह्मा विष्णु, महेश हे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारक होता। केवळ तुझ्यामुळेच तेही कार्य करण्यास समर्थ होतात हे पार्वती पृथ्वी हा या जगातील सर्व वस्तुमात्रांचा आधार नसून तुझीच आधारभूत असलेली शक्ती हे सर्व धारण करीत असते हे वरदे सूर्यसुद्धा तुझ्या प्रभेपासून प्रेरणा घेऊन प्रकाश देण्यास युक्त झाला आहे तेव्हा सर्वांचे निर्गुण स्वरूप तूच असूनही तूच या सर्व जगाच्या स्वरूपात भासमान होत असतेस मी विष्णू आणि ईश्वर श्रेष्ठ शंकर असे आम्ही तिघेही केवळ तुझ्याच प्रभावामुळे नित्यजन्मास येत असतो मग असे असताना इंद्र बगरी तर देवतरी शाश्वत स्वरूपाचे कसे असणार तूच विश्वाची जननी असून नित्य सनातन प्रकृती आहेस तेव्हा हे देवी हे भवानी तू जर सांप्रत या पुराण पुरुषावर दया करणार असेल तर मी तुझा सन्दी उभा तरी तुझ्या कृपेमुळे माझे स्वरूप जाणण्यास समर्थ होऊ शकेन नाही तर अहंकार प्राप्त होण्याची शक्यता आहे मी विभू आहे मीच अनादी असून मी निरीच्छ आहे मीच तो ईश असून विश्वात्माही मीच आहे असा अहंकार माझ्यात उत्पन्न होऊन मी नित्य नित्यमूळ प्रकृतीचाच राहीन हे देवी खरोखरच विद्या संपन्न पुरुषाची विद्या तूच आहेस तसेच बलवान पुरुषाची साक्षात शक्ती तूच आहेस कीर्ती कांती लक्ष्मी आणि निरलस संतोष ही तुझीच रूपे आहेत असे मला वाटते मनुष्य लोकांना मुक्ती देणारे ते वैराग्य हे देखील तुझेच स्वरूप आहे तूच गायत्री असून वेदांच्या उत्कृष्ट रूपाने तू गायत्री स्थित आहेस स्वधा, भागवती सगुणा आणि अर्धमात्रा मात्रा ही तुझीच सर्व रूपे आहेत हे मला पटले आहे केवळ सर्व देवांच्या पूर्वजांचे रक्षण व्हावे म्हणून तूच वेदरूप वेदरूपशास्त्रे निर्माण करून ठेवली आहेस उदकाने परिपूर्ण भरलेल्या तुडुंब समुद्राच्या विशाल लाटांप्रमाणे खरोखरच उत्पत्ती आणि विनाश या विरहित निष्पाप ब्रह्माचे जे अंश जीवत्व पावत असतात ते नित्यमुक्त व्हावेत या सद्भावने तू हे विश्व पुन्हा पुन्हा उत्पन्न करीत असतेस हे निर्विवाद आहे अत्यंत चमत्कृतीपूर्ण असे असत्य कार्य झाल्यावर नटाने रचलेले नाटक ज्याप्रमाणे थांबते त्याप्रमाणे प्रत्येक जीव जेव्हा सर्वत तुझेच कर्तृत्व तु आहे असे जाणून तुला ओळखतो आणि या संपूर्ण जगताचा संहार करण्यास तूच सर्वस्व कारण आहेस हे तो जाणतो अशा प्रकारे तुझे सामर्थ्य त्याला उमजते तेव्हा त्या जीवाच्या रूपाने वास्तव्य करीत असलेली तू आपल्या कृत्यापासून तुझ्यातच विराम पावत असतेस म्हणून हे देवी या मोहरूपी महासागरात अडकलेल्या मला तूच तारणार आहेस तेव्हा हे अंबिके याचसाठी मी तुला संप्रद येत आहे म्हणून हे सकल दुःख नाशिनी रागादी विकारांमुळे जो रा काल उत्पन्न झाला आहे तो अत्यंत दुःख देणारा काल आणि अत्यंत व्यर्थ असूनही प्राप्त झाली असताही अखेर शेवटी माझे रक्षण तूच नित्य करीत रहा। हे देवी तुला माझा विनम्र नमस्कार असो हे सर्व मनक्कामना परिपूर्ण करणारे देवी हे कल्याणी तूच मला नित्य ज्ञानरूपाचा प्रकाश दाखव अध्याय चौथा समाप्त